श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहा हे गुरु निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात कमला विकसित करणारा आणि परावाने अर्थरूप स्त्रीशी विलासारा असा जो तू त्या तुला नमस्कार असो संसाररूप अंधकाराचा अज्ञानाचा नाश करण्यात सूर्याप्रमाणे अति सामर्थ्यवान व तारुण्यभरात असणाऱ्या तुऱ्यावस्थेशी विलास करणारा असा जो तू त्या तुला सर्व पालन रूप सज्जन रूप चंदना स्वरूप आराधन करो भक्त चित्तरूप चकोर पक्षा चंद्रास ब्रह्मानंद रूप अनुभवा चाहा श्रोते ज्ञा समुद्र मदना चाह असा जो तू त्या तुला नमस्कार भावयुक्त ज्ञानांच्या भजनास पात्र संसाररूप हत्तीचे गंडस्थल फोडणारा व जगाच्या उत्पत्तीचे स्थान अशा तुझे तुझप्रत नमस्कार असो गुरु तुमच्या कृपारूप गणेशाचा जेव्हा प्रसाद होतो तेव्हा लहान मुलालाही शास्त्रांच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते गुरूंच्या उदारवाणीने जेव्हा अभयवचन मिळते तेव्हा नवरसामृताच्या समुद्राचाही था थांग लागतो जेव अपनी प्रेमरूप सरस्वती मुक्यात ही अंगीकार करते ग्रंथ करना तो बृहस्पतिशीसुद्धा प्रतिज्ञा करू शको फार परंतु ज्यादा अपनी कृपादृष्टि होते कि ज्यादा मस्तका अपना बरदह पड़ितो जीव अ ईश्वरा साम्यता ज्यादा गुरुकृपे का महिमा है तिथे वर्णन मी को वार्ते बलाने करू शकेन कारण सूर्याचे अंगाला उठणे लावता येईल का कल्पतरुला नेहमी फुले येण्याची ने कारणसागराला कशाची मेजवाने दुसऱ्या कशाचा स्वास देता येईल चंदनाला कशाची उटी लावावी अमृताला कसे शिजवावे गगनापेक्षा काही उंच करावे हे कसे घडून येणार त्याचप्रमाणे श्री गुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोठून मिळणार हे समजूनच मी गुरुनुसता नमस्कार केला जर बुद्धीच्या जोरावर श्रीगुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करू म्हटले तर ते मोत्याबरोबर अभ्रकाचे तेज लावल्याप्रमाणे होईल किंवा उत्तम सोन्याबरोबर रुपे लावणे ज्याप्रमाणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे श्रीगुरूंची स्तुती करू लागल्या असता व्यर्थ होईल म्हणून गुरुचरणी लीन होऊन त्याच्यापदी नुसते मस्तक ठेवणे हेच बरे होईल मग ज्ञानेश्वरांनी म्हटले हे स्वामी ममतेने कृपा दृष्टी कृष्णार्जन संगमात। शंकर ने ज्याप्रमा सर्व क्षीर समुद्रा वाटी करता आढ़ पदार्थ खाऊ देष्णु ने समझूत ब्रह्म विद्य मधे श्रेष्ठ व शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी जी अध्यात्म अध्यात्मविद्या रूप भगवत गीता ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी मला एकही सार्थक झाल्याचे माझ्या काने पडले नाही परंतु ते बोलणेच विचार रूप कल्पतरू झाले ज्या माझ्या बुद्धीची गती देहापलीकडे गेली नव्हती ती बुद्धी हल्ली ब्रह्मानंद रूप भांडाराची खोलीच बनवली आणि माझ्या मनाला गीतार्थ रूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले आहे याप्रमाणे गुरुदेवाचे एक एक करणे आगाध असल्यामुळे मला त्यांच्या अपार सामर्थ्यांचे कसे वर्णन करता येईल तेव्हा महाराज जे काही मी झेटाईने बोललो आहे त्याची मला क्षमा असावी आत्तापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्ण खंडाचे ओविबद्ध वर्णन आनंदाने केले पहिल्या अध्यायात आपतस्वकीयांबरोबर युद्ध करणे अयोग्य आहे असे वाटल्यामुळे अर्जुनास खेद उत्पन्न झाला दुसऱ्यात योग स्पष्ट सांगितलं आहे परंतु त्यात ज्ञान योग व कर्मयोग असे भेद दाखवले आहे तिसऱ्यात केवळ कर्मच प्रतिपादन केले आहे तेच कर्म चौथ्यात ज्ञानासह प्रकट केले आहे व पाचव्यात योगतत्वास आरंभ केला आहे तेच योगतत्व सहाव्या अध्यायन आसनविधीपासून जीवाचे ऐक्य होईपर्यंत स्पष्ट सांगितले त्याचप्रमाणे अष्टांग योग स्थिती व योगभ्रष्टास मिळणारी गती याविषयी सर्व सिद्धांत सहाव्यात सांगितले आहेत त्यानंतर सातव्यात आरंभी प्रकृतीचा उपक्रम व परिहार सांगून नंतर ईश्वर ईश्वराचे भजन करणाऱ्या चार प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्थ जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी यांचे वर्णन केले आहे पुढे अध्याय आठवा श्लोक एक दोन पहा त्या त्यामध्ये प्रश्नसप्तकांतिक स्पष्टीकरण करून प्र समय चित्त शुद्धी करण्याचा निर्णय आठव्यात सांगितला आहे मग वेदांत जेवढा म्हणून अभिप्राय आहे तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे महा व भारतात सांगितलेला सर्व अभिप्राय कृष्णार्जुनांच्या संवादरूपी गीतेच्या सातशे श्लोकात आहे व तोच एकट्या नवव्या अध्यायात आणला आहे म्हणून नवव्या अध्यायाचा अभिप्राय स्पष्ट समजण्यास जेथे ही शक्ती झाली नाही तो स्पष्ट करून सांगण्याबद्दल मी व्यर्थक गर्व कशाला बहू अहो गूळ आणि साखर यांच्या ठेपा जरी एका रसाच्या तयार केलेल्या असतात तरी त्यांची गोडी निनिर्य असते त्याचप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केले आहे तरी काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचे प्रतिपादन करतात काही ब्रह्माचे ठिकाण दर्शवतात व काही ब्रह्म गेले असता आपल्या ब्रे असा आहे की त्याचे प्रभो तो मी वर्णन केला हे तुमचे सामर्थ्य ऋषीच्या म्हणजे वसिष्ठाच्या छाठीने सूर्यासारखा प्रकाश पाडला एकाने म्हणजे विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली एकाने म्हणजे रामचंद्राने समुद्रावर दगडाचा सेतू बांधून सर्व सैन्य पार उतरवले एकाने म्हणजे मारुतीने जन्मताच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून हातात धरले आणि एकाने म्हणजे अगस्ती ऋषीने एकाच आशमनाने समुद्र प्राशन केला त्याचप्रमाणे मज मुक्याकडून वाणीला आगम्याचे ब्रह्म तुम्ही बोलवले परंतु ते तितकेच राहू द्या कारण रामरावणांचे युद्ध रामरावणांच्या युद्धाप्रमाणेच झाले म्हणून म्हणायचे त्याप्रमाणेच ते अनुपमेय होय त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे नवव्या अध्यायतील बोलणे हे नवव्या अध्यायासारखेच आहे असे मी म्हणतो ज्या तत्वज्ञाना गीतेचे खरे रहस्य समजले आहे तेच याचा निवाडा जाणतील अशा प्रकारे पहिले नऊ अध्याय मी यथामथी वर्णन केले आहे आता येथून उत्तरखंडास आरंभ झालाय ते ऐका त्या उत्तरखंडात आरंभीच्या अध्यायात कृष्ण हे अर्जुनास आपल्या मुख्य आणि गौण विभूती सांगतील ती उत्तम उत्तमित कथा तुम्हाला मी सांगतो देशी भाषेच्या सुंदरपणाने शांत रसही शृंगार रसाला जिंकेल त्या योगाने मराठी ओव्याच अलंकारशास्त्राला भूषणासारख्या शोभतील मूळ संस्कृत ग्रंथ व त्यावरील मराठी टीका वाचून जर खरा अर्थ मनात उतरेल तर त्यातील मूळ ग्रंथ कोणता हे समजणार नाही ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीरच दागिन्यांना शोभवते आणि कोणी कोणा शोभ आणली आहे याचा निवाडा करता येत नाही त्याप्रमाणे देशी आणि संस्कृत भाषा एकाच ग्रंथाचा गीतेचा भावार्थ वर्णन करून एका जागी कशा शोभतात ते स्वस्त बुद्धीने ऐका कोणताही अभिप्राय प्रकट करताना शृंगारादी रसांची वृष्टी होते तेव्हा चातुर्यला शोभा येते त्याचप्रमाणे देशी भाषेचे सौंदर्य व तारुण्य लुटून त्या योगाने अगणित अशा गीता तत्वाची रचना केली जो सावर जंगमांचा परमगुरु व चतुर्जनांच्या चित्तास आनंद देणारा तो यादवेश्वर श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात श्रीहरी मनाले अर्जुना माझ्या सर्व गोष्टी कड़े तुझे पूर्ण लक्ष आहे ना श्लोकार्थ पहिला श्री भगवान म्हणाले हे महाबाहो पुन्हा माझे परमवचन ऐक तू माझ्या भाषणाने संतुष्ट होतोस म्हणून तुझे हित व्हावे या इच्छेने हे मी तुला सांगतो आम्ही मागे नऊ अध्यायात जे काही सांगितले त्यात आमच्या बोलण्याकडे तुझे लक्ष कितपत असते ते पाहिले तो ते अपुरी नाही पूर्ण आहे अशी आमची खात्री झाली ज्याप्रमाणे नव्या मडक्यात थोडे पाणी घालून ते गळत नाही अशी खात्री झाल्यावर ते पूर्ण भरतात त्याप्रमाणे तुला आम्ही थोडे ऐकवले तो ते तुझ्या लक्षात आहे अशी आमची खात्री झाल्यावरून तुला जास्तच ऐकवावे असे आम्हाला वाटू लागले ज्याप्रमाणे एखादा नवीन चाकर ठेवल्यावर त्याची कसोटी पाहण्याकरता त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेत वाटेल ते टाकतात व ते त्याने आपल्याजवळ न ठेवता मालकाच्या स्वाधीन केल्यावर त्याची जामदारखाण्यावर नेमणूक करतात त्याप्रमाणे अर्जुना तू आमच्या कसोटी सुतरल्यामुळे तू माझ्या ज्ञानाचे भांडार झालास असे भाषण अर्जुनाला पाहून सर्वेश्वर श्रीकृष्ण बोलले ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघ भरून येतो त्याप्रमाणे ती कृपासागर श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना पूर्वी सांगितलेलाच अभिप्राय तुला सांगतो हे पहा दरवर्षात शेत प्रेरीत असता पीक जरी पुष्कळ येऊ लागले तरी त्याची लागवड करताना कंटाळू नये अथवा हे पंडूस ज्याप्रमाणे वरचेवर ताव दिल्याने सोन्याचा कस वाढतो म्हणून सोनार आपल्या हिता करता ते जास्ती शुद्ध करतो त्याप्रमाणे पार्था हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुझ्यावर मुळीच उपकार करीत नसून आपल्या स्वार्थाकरता पुढील भाग तुला सांगत आहोत ज्याप्रमाणे बालकाला दागिने घातले असता त्याचे सुख बालकास काय असते परंतु त्याचे खरे सुख त्याच्या आईच्या दृष्टीला होते त्याचप्रमाणे जो जो तुला तुसे हित समजत जाईल तो तो आमचे सुख दुप्पट वाढेल असे आहे अर्जुना आता या बोलण्याच्या खुब्या राहुदेत खरोखर माझे तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशी किती जरी बोललो तरी माझी तृप्ती होत नाही म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते तर आमच्या बोलण्याकडे अंतकरणपूर्वक लक्ष दे हे मार्मिक अर्जुना अत्युत्तम असे ते माझे वाक्य ते ऐक ते वाक्य न सुन अक्षर रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंग देण्यास आले आहे परंतु हे किरीटी तू खरोखर मला जाणत नाहीस ना तर जो मी तुला दिसतो आहे तेच हे सर्व विश्व श्लोकार्थ दुसरा माझी उत्पत्ती देवगणांना ठाऊक नाही आणि महर्षी नाही नाही का की मी सर्व प्रकारे देव आणि महर्षी यांचे आधी कारण आहे हे माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदांची वाणी कुंठित झाली मन आणि वायू यांची गती खुंटली व माझ्या तेजामुळे रात्र झाल्याशिवाय सूर्य आणि चंद्र हे मावळले अरे ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय असमर्थ असतो त्याप्रमाणे माझ्यापासून झालेले देव हे मला जाण्यास समर्थ नाही आणि जलचराना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो किंवा मशकाला आकाश ओलांडता येत नाही त्याप्रमाणे महर्षीचे ज्ञान मला ओळखू शकत नाही मी कोण केवढा कोणाचा कोठे झालो या गोष्टीचा निश्चय करता करता युगांची युगे लोटली कारण अर्जुना हे सर्व महर्षी देव इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत जाता जाता मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणेल किंवा जर झाडातील गाभा झाड व वन यांना कवटाळील अथवा लाटात समुद्र साठवेल तसेच परमाणूमध्ये भूगोलाचा समावेश होईल तर माझ्यापासून झालेल्या जीवास महर्षीस किंवा देवास मला जाणता येईल याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियाना पाठमोरा होतो म्हणजे इंद्रिये जिंकतो व अशा रीतीने मागे फिरल्यावर देह सर्व लोकांचा अधिपती असे जाणतो तो, तो मनुष्यामध्ये ज्ञानी होऊन पापापासून मुक्त होतो अशी मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशने त्याच्या डोळ्यासमोर उत्पत्ती रित असे जे स्वरूप ते त्याला दिसते मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि सर्वात श्रेष्ठ आहे अशा मला जो मनुष्य जाणील तो दगडात जसा परीस किंवा रसात जसे अमृत तसा सर्व मनुष्यात तो माझा अंश आहे असे समज तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्ती व अवयव म्हणजे सुखाचे अंकुर एरवी लौकिकदृष्ट्या त्याचे ते, ते मनुष्यपण तो केवळ भ्रम अरे कापुरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्यावर जरी पाणी पडले तरी तो ज्याप्रमाणे विरघळत नाही त्याप्रमाणे तो जरी मनुष्य लोकात रहाटत असला तरी त्याला मायेपासून बाधा होत नाही व आपलाच नाश होईल या भीतीने त्याला पाप सोडते आपले राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड ते असले तर सर्प त्याचा त्याग करतो त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याला सर्व संकल्प सोडतात तेच मला कसे जाणावे असे जर तुझ्या मनात येईल तर मी कसा आहे व माझे विकार कोणते आहेत ते ऐक हे विकार निरनिळ्या प्राण्यात त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून पसरले श्लोकार्थ पाचवा बुद्धी ज्ञान असमोह, क्षमा सत्य दम शम, सुख दुःख उत्पत्ती विनाश भय अभय अहिंसा समता संतोष तप दान यश व अपयश हे निरनया प्रकारचे प्राण्यांचे विकार माझ्यापासूनच होतात श्लोका त्या विकारात पहिले बुद्धी असे समज मग अमर्याद ज्ञान दक्षता सहनशीलपणा क्षमा व सत्य मग मनोनिग्रह हो, इंद्रिय निग्रह हो, हे दोन्ही आणखी अर्जुना जगातील सुखदुःख व हे ही विकारत आहेत असे समज पंडुसुता भीती आणि निर्भयपणा अहिंसा आणि सुखदुःख समता संतोष आणि तप हे ही भावच आहेत असे समज अरे सर्व भूतांच्या ठिकाणी दान यश अपकिर्ती हे जे भाव दृष्टीस पडतात ते माझ्याचपासून भूतांचे ठिकाणी उत्पन्न होतात जसे भूते निरनिराळी आहेत तसे हे विकारही वेगाने आहेत असे समज त्यापैकी काहींना माझे ज्ञान होते व ना होत नाही ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार ही सूर्यापासूनच उत्पन्न होतात प्रकाश उदयाबरोबर व अंधार अष्टमानाबरोबर दृष्टीस पडतो त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर न होणे हे प्राण्यांच्या कर्माचे फल आहे म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे विकार प्राप्त होतात याप्रमाणे अर्जुना ही सर्व जीवसृष्टी माझ्याच विकाराने भरलेली आहे असे समज आता जे या सृष्टीचे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्तन करतात असे आणखी अकरा भाव आहेत ते तुला सांगतो श्लोकारी करून सात महर्षी आणि स्वयंभूवादी चार मनू हे माझ्या सामर्थ्याने युक्त असे माझ्यापासून उत्पन्न झाले व त्याच्यापासूनच सर्व जगातील लोकांची उत्पत्ती झाली तर सर्व गुणाने युक्त महर्षी ज्ञाते असे जे कश्यपादि प्रख्यात सात ऋषी आहेत वाणखी जे चौदा मनू आहेत त्यातील स्व स्वयंभूआधी मुख्य जे चार ते तुला सांगतो हे धनुर्धरा असे अकरा भाव सृष्टीच्या उत्पत्ती करता माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती व त्रिभुवनाची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहाभूतांचे ते समुदाय कार्य केल्याशिवाय जागते जागी स्तब्ध होते हे सात ऋषि चार मनु उत्पन्न वष्टलोकपाल उत्पन्न कर सर्व जगत मुख्य कर अक्र जन राज प्रमाणे सर्व जगह प्रजा है अशा प्रकार हा विश्विस्तार मजात है पेला प्रथम बीज एक मगल्वे बुड़ बनते व बुड़ा कोम्ब निघू लगे फांद फांद्यापासून पुष्कळ फाटे फुटून त्यांना कोमल पल्लव येतात आणि त्या पानांना फुले व फळे येतात याप्रमाणे सर्व झाड बनल्यावर ते कारण दृष्टीने पाहू सर्व बीजच आहे असे सिद्ध होते त्याचप्रमाणे मुळारंभी मी एकटाच होतो नंतर मजपासून सात ऋषी आणि चार मानू उत्पन्न झाले त्यांच्यापासून इंद्रादी अष्ट लोकपाल उत्पन्न झाले व लोकपालाने पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न उत्पन केले सरु सर्व प्राणी उत्पन्न प्रमाण खरोखर सर्व विश्वा परंतु हे ज्यादा है समझना श्लोकार्सवास वे सुभद्रापते मजे वीस भाव व अकरा विभूति यानी सर्व जग व्यापले मनु ब्रम्हदेवा पास मुंगी पर प्रमाण मजाशिवा दुसरी गोष्ट नहीं हे की जागृति होतेम वाणी भेदांस ही होते। नहीं उत्तम व मैं विभूति ने युक्त प्राणी हा योगाुभ है सर्व एक खरो जो योगा ने मनोभावे कर मदरूपला तो कृतार्थ संशय नहीं कारण अर्जुना अभेदृष्टि ने जो माला भसतो त्याच्या भजनाच्या ने मी तशात अड़ पाशा पड़तो जो माने अभेदोध बोधाने भक्ति करते खरोखर व्यत्यय व अ भक्ति करीत जरी तो मरण पवला तरी ते ही उत्तमच है यह सहावे अध्याय पूर्णपने संगित ती अभेदक्ति कशी हे जानने जर तुझा मना इच्छा तो संगतो श्लोकार्थ आठवा मी उत्पाद वो होते। असे हो मला भस्ता। या सर्व उत्पादक है व मजा सर्व प्रवृत्त होते जातेजन श्रद्धा होते अर्जुन जगह उत्पन्न करता व पालन करता ही मी अरे ज्यादा प्रमाण लाटा सा जन्म पात होना आश्रय पसो जीवन ही पानी जर सर्व जसे सर्व ठिका पानी है या सर्व विश्व माझे माझ्याशिवाय दुसरे काही नाही अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे मानून जे खऱ्या उत्कंठतेने व प्रेमभावाने वाटतेल त्या ठिकाणी मला भसतात देशकालवर्तमान व सर्वापासून मी भिन्न नाही असे जे जाणतात वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्व व्यापक असा जो मी त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात आणि जो जो प्राणी त्याला त्याला ईश्वर समझता हा मजा खरा भक्ती योग है श्लोकार् नौवा ज्ञाने चित्त व माने जीव ल एकमे विषय बोध करूे की सर्व का रममाण होता जे अपने चित्त मदुरूप करता व माझ्याच योगाने ज्यांचे प्राण संतोष पावतात ते मग ज्ञानाच्या भूलीने जन्ममरणास विसरतात नंतर ज्ञानाचा माज येऊन ते कौतुकाने संवाद सुखात नाचू लागल्यावर एकमेकाला देणे व घेणे म्हणजे ज्ञानाशिवाय दुसरे काहीच नसते ज्याप्रमाणे जवळजवळ तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटाना लाटाच आश्रयभूत होतात त्याप्रमाणे ज्ञाने एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंदरूपी डाटा एक मिसळतात आणि त्या ठिकाणी सूर्याने सूर्याला चोवाळा किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे अथवा योग्यतेने सारखे दोन ओघ एकमेकात मिळावे त्याचप्रमाणे ब्रह्मैक्याच्या संगमाने पूर येऊन त्यात अष्टसात्विक भाव रूपी केर कचरा तरंगून आला म्हणजे ते रूप संवादरूप चव्हाट्यावरील गणपती बनतात तेव्हा त्या ते ब्रह्मानंदाच्या भरात देहरूप गावाच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठ्याने गर्जना करू लागतात गुरु शिष्यांच्या एकांतात जो एकाक्षरी मंत्र सांगावेत तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंगापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करते त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात ते स्तब्ध राहतात व त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपतात आणि अशा प्रेमभरात ते रात्र व दिवस जाणत नाही अशा अशा प्रकारे जे आत्मत्वाने माझे सुख परिपूर्ण घेतात श्लोकार्थ श्लोकार्थावा याप्रमाणे नेहमी माझे ठिकाणी तत्पर असलेले व प्रीतीपूर्वक मला भजणारे ज्ञानी ते ज्या योगाने मला मिळतील असा बुद्धियोग मी त्यांना देतो त्याने अर्जुना आम्ही जे काही द्याव येते त्या ठिकाणाचा शेलकाच वाटा ते घेतात कारण अर्जुना ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग आणि मोक्ष ह्या आड असे वाटते म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला वाटले म्हट परंतु मी जे काही त्यास द्यावं येते ते त्यांनी होऊनच आपल्या अधीन करून घेतले आता माझ्या भक्तीचे जे प्रेम सुख ते जास्त वाढवावे व वा अशा माझ्या भक्तावर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे एवढेच माझे कर्तव्य हे किरीटी ज्याप्रमाणे लाडके लेकरू खेळत असता त्याचवर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते व ते जो जो एक, एक नवीन खेळ खेळेल त्याप्रमाणे त्याला सोन्याचे पदार्थ करून ठेवते त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचे संप्रदाय मला वाढवावे लागतात जे संप्रदाय वाढवल्याने माझे भक्त मला इ सहज येऊन मिळतात ते विशेष करून वाढवावे असे मला वाटतंय भक्तांना माझी आवड असल्यामुळे मला त्यांच्या एकनिष्ठेने प्रेम उत्पन्न होते कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांची फार उणीव आहे हे पारवर भक्ती करणाऱ्यांसाठी स्वर्ग आणि मोक्ष असे दोन मार्ग उत्पन्न केले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाचे स्वाधीन केले आहे परंतु आत्मत्वा जे एक नाजूक सुख ते प्रेमळ भक्ताकरता तसेच राखून ठेवले आहे अर्जुना इतके आम्ही बोलून दाखवण्यासारख्या नाही तर अनुभवाने समजणार बुद्धीमध्ये वास करून सुप्रकाशित ज्ञानदीपाच्या योगाने मी अज्ञानजन्य अंधकाराचा नाश करतो म्हणून आत्मा जो मी त्या माझी भक्ती हेच आपल्या जीवनास कारण करून ज्याने माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या त्या शुद्ध आत्मज्ञानाकरता मी कापुराची मशाल पाजळून मशाल जे बनून त्यांचे पुढे पुढे चालतो रूप रात्रीत जमलेल्या गर्द अंधाराचा नाश करून त्या भक्ताकरता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्योदय करतो प्रेम भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम तेव्हा याप्रमाणे बोला तेव्हा अर्जुन म्हणाला देवा माझे सर्व मनोरथ शांत झाले हे पा महाराज आपण माझ्यावरील संसाररूपे केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो त्यामुळे मी पुर मी पुनर्जन्मापासून मुक्त झालो अहो माझे जन्म मी आपल्या डोळ्याने पाहिले वो माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटते प्रभो आपल्या मुखातून हे बोलणे ऐकून माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाचा भाग्योदय झाला आता या वचनरूप सूर्याने माझ्या आंतरबाह्य अज्ञात अंधकाराचा नाश झाला म्हणून प्रभो तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले श्लोकार अर्जुन म्हणाला देवा तुम्ही सर्वश्रेष्ठ ब्रह्म उत्तम स्थान आणि परम पवित्र आहात आपण निरंतर असणारे तेजस्वी सर्व देवांचे आधी न उत्पन्न होणारे व सर्व व्यापक आहात तरी कृष्णा आपण परब्रह्म आहात व सर्व महाभूतान से विश्रांति स्थान पवित्र सर्व जगा पालन करते आह तुम्हें ब्रह्मा विष्णु महेश या तिघांचे आदि दैवत आहत् देवा पंचविशावे तत्व जो पुरुष तो तूजार पलिकल जो दिव्य भाव तो ही तूज हे स्वामी तुम्हें अनादि सिद्धसन तुम्हारा जन्मादि धर्म नहीं तुम्हें आहत अला आता समझले तुम्हें तीन कालालक का आहत तुम्हें जीवन कले मुख्य देवता आहत असे आपण आहात म्हणून सर्व ऋषी देवर्षी नारद असित देवल व्यास हे सर्व ऋषी म्हणत आहेत आणि तुम्हीही स्वतः तेच मला सांगत आहात हे पहा आणखी दुसऱ्याही एका तऱ्हेने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी अनुभव येतो तो असा कि पूर्वी तुम्हें अशाच गोषी पुष्कर ऋषि ने संगित है परंतु तीन संगित गोषी खरे आज मैं कहूँ आए ते सुधा तुम्हें कृपा किन एरवी नारद मुने आम घाच ग अर्थ न समझता मैं ते गानेखाने ऐकत महाराज मैं आंधिया गावी सूर्य जरी स्वतः प्रकट झाला तरी त्यांना फक्त उन्हाचा उपयोग होतो बाकी त्यांना प्रकाश कसा दिसणार त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्यांच्या रागरागिणीचे माधुर्य वरवर वरवरच तेवढे समजत असे दुसरे काही नाही त्याचप्रमाणे असित आणि यांच्या तोंडूने तुमचे गा प्रकारचे गुणांवाद मी ऐकत असे परंतु त्यावेळेस माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती विषयरूपविषयाचा महिमा असा आहे की परमार्थ गोड असून तो जीवास कडू लागतो व विषय कडू असून ते गोड लागतात आणखी दुसऱ्याविषयी काय सांगू परंतु सर्वश्रेष्ठ जे व्यास मुनी ते देखील स्वतः येऊन तुमच्या स्वरूपाचे वर्णन करीत असत परंतु एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि दिवस उगवल्यावर तोच चिंतामणी आहे असे ओळखतो त्याचप्रमाणे कृष्णा व्यासाधिक मुनीची भाषणे ज्ञानरूप रत्नांच्या खाणीप्रमाणे असून तुमच्या उपदेश रूप सूर्याशिवाय त्या मी टाकून दिल्या होत्या श्लोकार्थावा केशवा जे तुम्ही मला सांगता ते हे सर्व मी सत्य मानतो भगवान देवाना आणि दैत्यानाही तुमचे स्वरूप समजले नाही ते आता वाक्य रूपी किरण माजा हृदया सर्वतर फाकुन ऋषि ने संगित मार्ग विषय अज्ञान पार नहीं से महाराज शब्द ज्ञाते हृदय रूपी खोर जमीनी पड़े होते आता तुम्हारा कृपारूप ओलाव्या संवाद रूप पड़े आहो अनता नारदाधिक संत भाषण रूपी नद्यास तुम्हारा व मजा जो संवाद संवाद रूपी सुखा मी समुद्र हे प्रभू हे सद्गुरु मी जन्म जन्मांतरी जी जी उत्तम पुण्य केली त्यांनी तुमची प्राप्ती करून देऊन ती माझ्या ऋणातून मुक्त झाली एरवी वाळवडलांच्या मुखातून तुमचे गुणांनुवाद माझ्या काने पडत असत परंतु तुम्ही कृपा केली नव्हती तोपर्यंत मी काहीच ओळखले नव्हते म्हणून नशीब जेव्हा अनुकूल होते तेव्हा ते सर्व केलेले उद्योग सफल होतात त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे ऐसी अध्ययन के लिए सर्व खे अनुभव महाराज मी ज्यादा पानी घूमने अपने जीवापाड़ मेहनत करते परमा वसंतुशिवा फल नहीं उतार पड़तो गोड़ पदार्थ गोड़ लगते औषध हे आरोग्यशिवा गोड़ किय वाचा व प्राण येव चैतन्यव संचार करते तेव्हाच त्याचे सार्थक होते त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचा अथवा योगादेगांचा अभ्यास करू नये जेव्हा गुरुची कृपा होते तेव्हाच ते आपल्या उप उपयोगी पडतात याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की तुमचे बोलणे माझ्या खरे प्रत्ययस तेव्हा हे मुक्तीदात्या श्रीकृष्णा मला खरोखर असा अनुभव की तुम्ही देव दानव यांच्या बुद्धीला जाणण्याजोगे नाही देवा तुमच्या बोलण्याचा अनुभव न घेता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही असे माझ्या पक्के अनुभवाला आले आहे